दयाळूपणाने बदललेले आयुष्य एका मच्छिमाराची हृदयस्पर्शी गोष्ट प्रिय वाचक हो आज मी तुम्हाला प्रेमाने एका अशा भावनिक प्रवासावर घेऊन जाणार आहे जिथे एका साध्या मच्छिमाराच्या आयुष्यात घडलेले अनपेक्षित क्षण त्याचे संपूर्ण जीवन बदलून टाकतात ही कथा आहे आशेची करुणेची आणि एका छोट्याशा जीवाने दिलेल्या मोठ्या शिकवणीची जिथे एक लहान मासोळी एक मोठा निर्णय आणि अंतर्मनाचा संघर्ष एकत्र येऊन जीवनाचे सुंदर सार उजागर करतात हि गोष जसजसीपुढ़ उलगड़ जते तसत तुम्हारा जा कधी कधी लहान कृति ही अपने नियति से रूपांतर करू शकता वाचत रहा कारण पुढ़े उलगड़ा प्रत्येक क्षण तुम्हार हृदयाला हलकेच स्पर्श कर चला मग गोष्ठी ची लिंक सोबतस्पर्शी प्रवास की सुरुवत करू शांत सका मच्छीमारा की दुनिया पहाटे मंद थंड हवाहत हवा होती तलावा छोटा छोटा लाटा चमकत हो गावातील सर्व लोक अजून झोपेत होते पण रघुकोळी मात्र नेहमीप्रमाणे आपल्या कामाला निघाला होता त्याच्या खांद्यावर जुना जाळ होता आणि मनात रोजच्या उपजीविकेची धडपड आज काहीतरी चांगलं पकडलं जायला हवं रघु मनाशी पुटपुटला घरातल्या मुलांच्या चेहऱ्यांवर आनंद आणण्यासाठी त्याला आज मासोळी मिळणं गरजेचं होतं छोटी मासोळी जाळ्यात अडकते रघूने तलावाच्या एका शांत कोपऱ्यात जाळ टाकले काही क्षणांनी जाळ हालायला लागले त्याच्या चेहऱ्यावर आनंद उमटला अरे वा काहीतरी मिळालं तो ओढ़ायला लागला उत्साह ने फक्त एकच छोटी सोनसई रंगाची मसोली होती ती एवी लहान होती कि रघु हातावर बसली हरवन जाइल होते रघु निराशालासो विनवनी ने भरले आवाज अचानक ती छोटी मसोली गोड़ भीतभित आवाजी मैं आताच घेन जाऊ नकोस रे मी अजून खूब छोटी है माला सोडुन दे मी मोटी तुला जास्त उपयोगी पड़े रघु दचकला बोलनारीसो कधी पाली नीती ती पुें तुझा नुकसान मी कधीच होऊ देणार नाही मला फक्त एक संधी दे रघूच्या मनात भावनांची सागर लाटांसारखा उठला समोर एक छोटी मासोळी जीव वाचवण्यासाठी विनवणी करत होती आणि तो एका क्षणात विचारात बुडून गेला रघुची भावना संघर्ष आणि अंतर्मनाचा आवाज रघूच्या डोळ्यासमोर त्याची मुलं चमकली त्यांच्या हातातल्या डब्यातलं अल्पोहार बायकोची काळजी घरातली कमतरता पण त्याचवेळी त्याच्या मनात दुसरा आवाज बोलला एका लहान जीवाला वाचवणं ही छोटी कृती का होईना पण ती पवित्र आहे रघूने मासोळीच्या डोळ्यांत पाहिलं त्या डोळ्यांत भीती नव्हती आशा होती जगण्याची विनंती होती निर्णयाचा क्षण रघुची मोठी कृती शेवटी रघु हळूच हसला आणि म्हणाला जारेग पाण्यात परत जा जग वाढ आणि एक दिवस मला आठव त्याने मासोळीला अलगत पाण्यात सोडले पाण्याच्या लाटा हळूच पसरल्या जणू काही त्या मासोळीच्या आनंदाचा नाद होत होता ती मासोळी पाण्यात झपकन नाहीशी झाली पण तिच्या डोळ्यात कृतज्ञतेची चमक रघूने स्पष्ट पाहिली काही दिवसांनी जीवन बदलावं असं काहीतरी घडतं काही, काही आठवड्यांनी जेव्हा रघु पुन्हा त्याच तलावाकाठी आला तेव्हा काहीतरी वेगळं वाटलं आज पाण्यावर मोठ्या लहरी उठत होत्या अचानक त्याच्या जाळात एक मोठी जाड चमकदार मासोळी अडकली पण ही साधी मासोळी नव्हती तिच्या पाठीवर तोच सोन्याचा ठिपका होता तीच ती लहान मासोळी पण आता मोठी मजबूत आणि मौल्यवान जणू ती म्हणत होती तू मला वाचवलंस आता माझी वेळ आली आहे तुला परत फेड करण्याची रघुच्या डोळ्यात आनंदाश्रू आले कथा शिकवण शहाणपणाने प्रेमाने आणि दयाळूपणे घेतलेला निर्णय कधीच वाया जात नाही कुणावर सहज विश्वास ठेवू नये पण योग्य वेळी योग्य माणसावर केलेली कृपा जीवन बदलते समाप्ती रघू त्या दिवशी मोठी मासोळी घेऊन घरी गेला त्याच्या घरात आनंद समाधान आणि एक गोष्ट कायमची कोरली गेली थोडी करुणा आणि थोडा शहाणपण आयुष्य सुंदर बनवतात महत्वाचे प्रश्न आणि उत्तरे एक या कथेतला मुख्य संदेश काय आहे उत्तर मुख्य संदेश असा आहे की दयाळूपणे आणि विचारपूर्वक घेतलेल्या निर्णयांचे फल नेहमी चांगलेच मिळते लहान कृतीही आयुष्य बदलू शकते दोन रघूने छोटी मासोळी का सोडून दिली उत्तर कारण त्याला मासुळीच्या डोळ्यांत भीतीपेक्षा आशा दिसली त्याच्या अंतर्मनाने त्याला सांगितले की एका लहान जीवावर दया करणे हा योग्य निर्णय आहे तीन मासोळीने रघुची परतफेड कशी केली उत्तर काही दिवसांनी तीच मासोळी मोठी आणि मौल्यवान होऊन रघूच्या जाळ्यात परत आली जणू त्याच्या दयाळूपणाला उत्तर देण्यासाठीच चार ही कथा मुलांसाठी योग्य आहे का उत्तर हो पूर्णपणे यात दया शहाणपण विचारपूर्वक निर्णय आणि कृपेचे फळ अशा सुंदर नैतिक मूल्यांचा समावेश आहे पाच ही कथा वास्तविक जीवनाला कशी लागू होते उत्तर आपण केलेली छोटी चांगली कामेसुद्धा एक दिवस अनेक पटीने परत येतात दयाळूपणा आणि योग्य निर्णय हे जीवनातील प्रत्येक नातेसंबंधात महत्त्वाचे असतात